श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सातवा श्री वसिष्ठ म्हणाले रामा मदरूपी चंद्राचा उदय झाला असता मोत्यांचा हार घातलेल्या आणि रत्नानी भूषित झालेल्या स्त्रिया क्षुब्ध कामरूपी क्षीरसागराच्या लाटांप्रमाणे ज्या भासतात ते अज्ञानाचे विलसित आहे स्त्रियांच्या कपोल झोके घेणाऱ्या दृष्टी स्वर्णकमलाच्या उदरातील चंचल भ्रम भ्रमसमूहाची शोभा धारण करतात ते अज्ञान आहे मदनाच्या सेवकाप्रमाणे कामी पुरुषाच्या मनात उन्माद उत्पन्न करणारी आणि त्यांना हृदयंगम वाटणारी जी पुष्पे भासतात व्याघ्र घिदाडे कोल्हे कुत्री इत्येकां इत्यादिकांचे ग्रास होणारी अशी ज्यांची अंगे आहेत अशा स्त्रियांची चंद्र चंदन कमल इत्यादिकांशी जी तुलना करतात रक्ताचा दुर्गंध हाच जीचा वास आहे अशी स्त्रियांच्या स्तनांच्या पंक्ती सुवर्णकलश कमलकळी महाळुंग याप्रमाणे जी दिसते लाळेने भरलेला ओठ या नावाच्या मांसाचा तुकडा रसायन अमृत मध पिकलेले तोंडले आणि मद्य यांच्याशी ज्याची तुलना केली जाते लहान लहान पेरांनी आणि कठीण हाडांनी बनलेल्या भुजांचे महाबाहुलता इत्यादी शब्दांनी कवींकडून शुभ असे जे वर्णन केले जाते केळीच्या खांबाप्रमाणे ज्यांच्या मांड्या आहेत अशा सुंदर स्त्रियांकडून धारण केली गेलेली आणि कुचकलश शोभेला उचित असा पाहणाऱ्यांच्या नेत्रांना आनंद देणारी जी कटिमेखला मदनाच्या तोरणाला लावलेल्या पुष्पमालेप्रमाणे शोभते ते सर्वही अज्ञानविलसितच आहे आरंभी मूर्खांना मधुर वाटणारी मध्य म्हणजे व्यय करण्याच्या वेळी रागद्वेषादी द्वंद्वानी युक्त होणारी आणि लवकरच संपून विरल होणारी जी लक्ष्मी तिचीही जी इच्छा केली जाते मतीजी दुखाला प्राप्त होते आणि सखाच्या शतशाखांनी विस्तार पावते दुःख याच ज्याच्या शाखा आहेत अशी नाना कर्मांची फळे ज्याच्यापासून अगणित प्राप्त होतात तेही सर्व अज्ञानांचे विलसित आहे काम्य कर्मांच्या विस्ताराच्या गहनवनात लतांसारख्या असलेल्या त्यावर बांधलेल्या नानाफलांच्या कामजालांनी निविड झालेल्या आणि त्यामुळेच कर्मठाच्या कारागृहाच्या रक्षणार्थ रज्जूप्रमाणे असलेल्या आणि ओठांप्रमाणे सुंदर व चपल दिसणाऱ्या ज्या कर्मकांडासंबंधी वाक्ये तेही अज्ञानाचे विलसित आहे अनेक कर्तव्याने विस्तार पावणारी मोहरूपी धुके स्वतः काळे असते पण रजौगुणाने कलुषित होते आणि रात्री तर अंधकाराने अधिकच काळे होणाऱ्या पावसाळ्यातील यमुनेच्या पाण्याप्रमाणे विचित्र होऊन प्रवाहरूपाने एकसारखे पसरलेले असते आरंभी नानासुखाने सुंदर पण परिणामी दुःखद होत असल्यामुळे अंतःकरणाला कडू आणि स्नेहरहित करणारी जन्मरूपी विषयवल्लीची शोभा नित्य वाढते भोगांमध्ये आसक्त झालेल्या लोकांची पुत्र पुत्रपौत्रादी विषयांमध्ये नित्र प्रीती वाढते पण पुढे तेच पुत्रादी मरण पावले असता त्यांच्या वियोग दुखांची परंपरा सुरू होते रोगाधिकांनी जरजर झालेली पुत्रादी जनता हीच पाने ज्यांची खाली पाडविली आहेत नाना प्रकारचे विक्षेप हेच ज्यातील विवेकदृष्टीचे हरण करणारे धुळीचे कण आहेत अशा प्रकारे त्यांच्या पापकर्मांचे परिणामस्वरूप वायू वाहतात अनंत जगे हीच पिकलेली फळे ज्याने गिळून टाकली आहेत आणि ज्याचे जठर सर्वभक्षक आहे अशा काल अनेक कल्पांनीही तृप्त होत नाही शीतल आणि अचल ब्रह्माच्या प्रकाशाप्रमाणे असलेले हे जीव हेच या संसारातील विचित्र सर्प आहेत ते सर्प मोहरूपी वायूचे पान करून पुनः पुन्हा देहरूप त्वचा जुनी झाल्यावर ती टाकून नव्या त्वचेने युक्त होऊन कुटील गतीने विहार करतात त्यांची तारुण्यरूपी रात्र चिंतारूपी पिशाच्या भयंकर होत साथी विवेकचंद्राचा उदय झाल्यावर आणि अंधकारामुळे प्रकाशरहित अशीच जाते म्हणजेच त्यांचे प्रत्येक जन्मातील तारुण्यही विवेक वैराग्यादी मोक्ष साधनानुष्ठानाच्या उपयोगी न पडल्यामुळे व्यर्थ जाते बर्फाच्या योगाने कमलाच्या छेद्रातील एका कोपऱ्यात असलेले सूत्र ही जसे मलान होते त्याप्रमाणे स्त्रीपुत्रादी प्राकृत जनांचा भाषणरूपी क्रोध घालविताना होणारे जे ज्वर त्यांनी जिव्हा जर्जर होते दुःख आणि शोक यात ज्यांच्या मोठमोठ्या ग्रंथी आहेत आणि कष्टरूपी काट्यांची ज्यांच्यावर दाटी झाली आहे अशा दारिद्र्यरूपी दृढ शालमली वृक्ष सहस्रशाखांनी विस्तार पावतो सत्यवस्तूचा आश्रय न केल्यामुळे अंतशून्य किंवा निस्सार आणि स्वतःच्या उन्नतीच्या भाराने मध्ये मोडलेला जो चित्तरूप चव्हाट्यावरील वृक्ष <coughs> त्यावर ज्याने आपले घर केले आहे असा लोभरूपी घुबड मायारूपी काळुख्या रात्री घु घु असा घुतकार करत असतो प्रथम कानापाशी उत्पन्न होऊन पुढे हळूहळू निश्चयाने सर्व शरीरावर पसरत जाणारी जरारूपी वृद्ध मांजरी यवनसंज्ञक उमरा उंदराला फाडून टाकते वस्तुत निस्सार पण क्रमाने रचली जाणारी आणि पर्वतापेक्षाही उंच वाढणारी अशी ही सृष्टी फेसांच्या गोळ्याप्रमाणे पुष्ट होते छिदाभासाचा प्रकाश हीच पुष्पे अशा पुष्पांनी शुभ्र झालेली जगद्रूपी पल्लवांनी शोभणारी आणि धर्म व अर्थ ही फळे धारण करणारी सत्तालता विकास पावली आहे मेरू पर्वत प्रभुती हेच ज्याचे खांब आहेत सूर्य व चंद्र यांच्या रूपात ज्यांच्या खिडक्या आहेत आणि आकाश हे ज्यांचे सुंदर छत्र आहे छत आहे असे त्री रूपी गृह उभे आहे संसार रूपी विस्तीर्ण सरोरातील, सरोवरातील रूपी कमलावर परसाचे पान करणारे रूपी भ्रमर संसार करत असतात आकाश मार्गरूपी मोठ्या नीलमण्याच्या ओट्यावर नित्य शोभणारी आणि भुवनाच्या अंतर्भागात अतिशय रम्य दिसणारी आदित्य दीपिका तेवत असते अशा तंतूने जिचे अंक जखडून टाकले आहे अशी अनेक प्राणी रूप जीर्ण पक्षीण स्ववासना याच जातील सळे आहेत अशा इंद्रियरूप पिंजऱ्यात अडकवलेली आहे आणि वायूने कंपित केलेली व त्यामुळे एकसारखी पडणारी जी भूत परंपरा जीची पाने आहेत अशी संसार वेल दीर्घकालापासून स्फुरण पावत शरीराशी आत्म्याचे ताजात्म्य मानून जीवांनी शरीरातील रक्त मांसादी उग्र नरक रूपी चिखलाचे ज्यांना काही वाटत नाहीसे झाले आहे आणि ज्यांची काही भीती न बाळगता आम्ही मोठे कुलीन आहो असे मानते ते सृष्टीतील काही काल आनंदित होत आहेत चंद्राच्या कोरीतील शीतल अमृतबिंदू खाऊन संतुष्ट होणारे देवरूपी सारस नील नाना याच काली वासना युक्त आणि स्पंदाच्या आमोदाने संपन्न अशी क्रियारूप फुललेली कबलेनी पुष्ट झाली आहे या संसार रूपी डबक्यात फडफडणारी जी विचारी सृष्टीरूप शफरी तिला कृतांत या नावाचा शठ वृद्ध गद्र पकडून थाऊन टाकतो तरंगाची किंवा केसांची पंक्ती जशी क्षणोक्षणी भंग पावते तरंगांची किंवा फेसांची पंक्ती जशी क्षणोक्षणी भंग पावते त्याप्रमाणे ही सृष्टी क्षणभंगूर आहे चंद्राची कोर प्रतिदिवशी जशी वाढते त्याप्रमाणे सृष्टीची विचित्रता प्रत्ययी उदय पावते प्राणिरूपी असंख्य क्षणिक मडकी घडवणाऱ्या या कालरूपी कुंभाराकडून हे सृष्टीचक्र फिरवले जाते ब्रह्माच्या अचलपदावर असलेल्या असंख्य व सर्व व्यवहार समर्थ अशा जगदरूपी जंगलांच्या समूहाला युगांतीचा अग्नी जाळून टाकतो ही जगाची स्थिती अनंत उत्पत्ती नाशादी विकारांनी आणि शेकडो सुखदुःख दशांनी सतत परिणाम पावत असते अशा शुद्ध झालेल्या युग परिवर्तनांनी आणि त्याच महाअशनींच्या प्रहारांनीही वासनाशृंखलानी दृढ झालेली आज्ञाचे धैर्य खचत नाही दानवांकडून शतशः पराभव पावलेल्या इंद्रही त्याचा अधिकार संपेपर्यंत वासनेने शरीराचा शरीराला धारण करतो भूतांची सृष्टी हीच जिच्यामधील धुळीची परंपरा आहे अशी नियती रूपी वावटळ काल रूपी रुपी घशात सतत प्रवेश करते अभाव रूप जलापासून जशा स्पंदशक्ती त्याप्रमाणे केवळ स्वभाव सिद्ध आणि अकस्मात उत्पन्न होणाऱ्या विचित्र द्रव्य शक्ती स्फुरण पावतात कृतांत हा बलाढ्य केसरी सृष्ट रूपी मौक्तिकाने परिपूर्ण प्रचंड असंख्य जगदरूपी मत्त हत्तीही खातो कुलपर्वत ही ज्यांची फळे आहेत आणि मेघ हे पंखसमूह आहेत असे फळांना उडकणारे जगदरूपी पक्षी उत्पन्न होतात काही काळ जिवंत राहतात आणि मरतात विधी हा चित्रकार स्पंदाने शुद्ध झालेल्या चिद्रूपी भिंतीवर पाच इंद्रिये याच पाच रंगाने संसार चित्रे रेखाडतो सतत गमन करणाऱ्या सर्व परिवर्तने चाही शंभरावा भाग हे जिचे प्रमाण आहे आणि जिचा अंकुर असत आणि दुसाध्य आहे अशा आणि आत्म्याचे जगदरूपाने उत्थान करणाऱ्या सूक्ष्म कालकल्पनेला अंतःकरणानेच स्थावर जातीची सृष्टी पाहत राहते म्हणजे त्या स्थावर जीवांना स्पष्ट इंद्रियादिकांच्या अभावी बाहेरचा व्यक्त व्यवहार करता येत नाही जंगमजाती ह्या रागद्वेषामुळे उत्पन्न होणाऱ्या भावाभावमय जरामरणयोगाने जीर्ण होतात त्यात कृमिकीटकादिकांना आपल्या घोरपाच्या फलाचा ध्यान करण्याचेच काम असल्यामुळे त्या पापयोनी नियतीकडून ठरलेल्या काळापर्यंत भूतलावर पिडल्या जातात ज्यांचे बीळ अगदी गुप्त आहे त्याप्रमाणेच जो अदृश्य आणि सुखी आहे असा कालरूपी मोठ्या देहाचा सर्प त्या सर्व स्थावर आणि जंगम जीवांना गळून टाकतो ज्यांशी मुळे जमिनीत खोल शिरले आहेत असे वृक्षलतादी स्थावर जीव आपले किंवा दुसऱ्याचे काही फल देणारे अदृष्ट पाहून म्हणजे त्या अदृष्टाच्या निमित्ताने मनुष्य पक्षी सर्प इत्यादिकांकडून होणारी शरीर पीडा सोसून वसंतादी ऋतूत पुष्पे विकसित होतात आणि इतर जीवांना फळे देणारे असे होऊन जणू काही तप शम दम तितिक्षा औदार्य इत्यादी शिलांनी युक्त होऊनच काल घालवितात जलसमूहावर तरंगत असलेल्या त्रैलोक्यरूपी तीन कमलांच्या कोशात प्राणिरूप भ्रमरस मोह भ्रमर समोह घु घू घु असा ध्वनी करत असतात ब्रह्मांड हेच जिचे भिक्षापात्र आहे अशी कालाची स्त्री काली भगवती हीच प्राण्याची क्रिया आहे ती पूर्वी मिळालेली प्राणरूपी भिक्षा कालाला म्हणजेच आपल्या पतीला पुनः पुन्हा देऊन त्यानंतर पुन्हा भिक्षा मिळवण्याची इच्छा करते अज्ञानरूप अंधकार हीच जिची नकली वेणी आहे चंद्र व सूर्य हेच जिचे चपल नेत्र आहेत ब्रह्माविष्णू महेशाधिक देव हेच जिच्या अंतःकरणाच्या स्थानी आहेत पृथ्वी श्रेष्ठ पर्वत इत्यादी जड पदार्थ हेच जिच्या स्थूल शरीराच्या ठिकाणी आहेत हृदयावरील फोडाप्रमाणे एक ब्रह्मसत्वच जिने आच्छादनांनी झाकून ठेवले आहे भूमीवर ओथंबलेले मेघ हेच जिचे पयोधर आहेत चितशक्ती म्हणजे चिदाभास हाच जीची पोषण करणारी माता आहे म्हणूनच जी स्थूल अस्थिर मेघांप्रमाणे चपल आहे नक्षत्रांचा समूह हेच जीचे दूत आहेत संध्या समयींचा अत्यंत अरुण वर्ग हेच जिचे ओठ आहेत सर्व कमलिनी हेच जिचे हात आहेत इंद्राची अमरावती हेच जिचे मुख आहे सप्तसागर हीच जिच्या गळ्यातील मोत्यांची माळ आहे नि आकाशरूपी वस्त्र जिने अपने शरीर जाकुन है जम्बुद्वीप हिजीची नाधी है वनश्री हिजी की रोम पंक्ति है अलोकरूपी वृद्ध कामिनी पुनः पुनः उत्पन्न होनाश पावे ती वारंवार उत्पन्न होष्ट होते अनेक विभ्रम उत्पन्न करते काल हा भयंकर महासागर है प्रत्येक कल्प हेच क्षणोक्षणी क्षीण होणारे ब्रह्मांडरूपी मोठमोठे बुडबुडे लीन होऊन पुन्हा दुसरे उत्पन्न होतात प्रसंगी हजारो भ्रांती आणि तृष्णा याच जलाचा स्त्राव करणाऱ्या त्या कालानंदातच पुनः पुन्हा स्थित होऊन कल्पापर्यंत ज्यांचा निमेष तो होताच उडून जाणारे कारणरूपी हिरण्यगर्भाधिक जे सारस आहे वारंवार उत्पन्न व नाश पावणाऱ्या आणि त्यामुळे संतप्त झालेल्या चितप्रकाशाच्या सेवनाने ज्यांच्यामध्ये प्रकाशशक्ती आली आहे अशा सृष्टीरूपी विजा कालरूपी मेघामध्ये चमकत असतात कालसंज्ञक अतिशय उंच ताडवृक्षावरून प्राणिरूप काकपक्षी एकसारखे भ्रमण करता करता पडत आहेत तशाच त्यावरून ब्रह्मांडरूप फळांच्या राशीही खाली पडतात त्या चिद्रूप परमकारना नेत्रा उन्मेशाने ब्रह्मदेवा सृष्टि करना देवश्रेष्ठ है कोठे कोठे तो नेत्रा निमेषाने ही संहार करना का ही देवश्रेष्ठ है ज्यादा नेत्र उघापी ने हजारों कलपां समूह अत्यंत क्षीण अुद्र हीत पंते तुद्र ही ज्या्रकटाक्षा ने उत्पन्न होता व नाश पावत अवान ही देव है कर्म और उपासना यांची ही फलरूप स्थिती अनंत अपार है ब्रह्मा आधारा अनंत संकल्पमय शून्य मये मध्य सर्व संभवते संभवते अ शंका को शून्य ब्रह्मपदात मये योगा हजारों आश्चर्या दाख्या को शक्ति संभवत नहीं सर्व संभवत वर सविस्तर वर्णन केल्याप्रमाणे अक्षय संकल्पामुळे उत्पन्न झालेल्या असंख्य पदार्थांनी भासूर झालेली जी ही जगाची कल्पना तो सर्व अज्ञान लक्षण तीव्र अंधकाराचा विकार आहे ते सर्व अज्ञानाचे विलसित आहे ज्या संपत्ती आणि ज्या संतत अपत्ती जे बाल्य तारुण जरा मरण आणि दुसरे ताप जे सुख सुखदुःख परंपरांनी मज्जनोनज्जन त्या सर्व ज्ञानरूप तीव्र अंधकाराच्या विभूती आहे इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाणप्रकरणे पूर्वाधे सप्तमहासर्ग श्रीराम